स्कंध नव्वा अध्याय चौथा श्री सरस्वती देवी कवच नारदाने विचारले हे प्रभू तुझ्याच प्रसादाने मी अमृतुल्य असे सर्व काही ऐकले आता प्रकृतीचे भिन्न भिन्न पूजन आणि चिंतन कसे करावे ते सांग मृत्यूलोकी प्रसिद्ध असलेल्या देवींची कोणत्या कारणामुळे का प्रसिद्धी झाली त्यांच्या प्रथम पूजा कोणी केल्या त्यांची स्तुती कशा प्रकारे करावी त्यांची स्तोत्रे ध्यान प्रभाव आणि उत्तम चरित्र याविषयी मला सर्व निवेदन कर हे महर्षे कोणत्या देवीने कोणाला आणि कोणता शुभ वर दिला आहे ते सांगण्यास हे महाराज आपणच काय ते समर्थ आहात नारदाने असा प्रश्न विचारल्यावर नारायण मुनी प्रसन्न झाले ते नारदाला म्हणाले हे नारद मुने गणेशाची माता दुर्गा राधा लक्ष्मी सरस्वती सावित्री अशी काली पाच प्रकारची प्रकृती असल्याचे सांगितले आहे त्यांची पूजा अत्युद्भूत प्रभाव तसेच तिचे मंगलमय आणि अमृताप्रमाणे असलेले चरित्र प्रसिद्धच आहे म्हणून प्रकृतीच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या ज्या ज्या कला आहेत त्यांचे शुभ चरित्र मी तुला आता निवेदन करतो हे ब्राह्मणा तू शांतचित्ताने ते ऐक काली वसुंधरा गंगा षष्टी मंगलचंडिका तुलसी मनसा निद्रा स्वाहा दक्षिणा अशा त्या कला निर्माण झालेले आहेत त्यांचे अत्युत्तम आणि पुण्यफलदा श्रवणास मधुर असे चरित्र मी आता थोडक्यात सांगतो ते श्रवण केल्याने सुद्धा प्रसंगानुरूप फल प्राप्त करून देते तेही मी तुला सांगतो त्याचप्रमाणे राधा आणि दुर्गा यांचे अद्भूत चरित्र मी तुला विस्तारपूर्वक निवेदन करीन आणि त्यानंतर त्या देवीच्या अनुष्ठानाचे सर्व प्रकार विधीपूर्वक कथन करी हे नारदा प्रथम त्या भगवान श्रीकृष्णाने सरस्वतीची पूजा केली ही देवी जर प्रसन्न झाली तर एखादा मूळ ही पंडित होऊन जातो ती राधेच्या जिव्हागरापासून प्रकट झाली त्यावेळी ती कामविल होऊन कृष्णाची अपेक्षा करू लागली तेव्हा श्री तिचे मनातील भाव ओळखले त्या सर्व जननीला भगवान कृष्ण काही हिताच्या गोष्टी सांगू लागले श्रीकृष्ण म्हणाले हे साध्वी तू आता माझ्या अंशापासून उत्पन्न झालेल्या चतुर्भुज नारायणाला शरण जा त्याची पूजा कर तो तरुण असून तो माझ्याप्रमाणे सुंदर आहे तो सर्व असून तो माझ्यासारखाच प्रभावी आहे तो कामिनींच्या कामवासना ओळखून त्यांच्या इच्छा पूर्ण करतो तो एक कोटी मदनांच्या इतक्या लावण्यानी युक्त आहे तसेच तो ईश्वरी विभूषित है राधेपुढ़ा ती तुझापेक्षा बलवान ती तुझे बरे हो हे वाणी, जो बलवान पास स्वतः रक्षण करते जो परावलबी है तो दुसा च रक्षण करना मी स्वतः स्वतंत्र नसून राधेच्या आधीन आहे म्हणून मी तरी तुझे रक्षण करू शकणार नाही मी सर्वेश्वर आणि सर्वांचा नियंत्रता असलो तरीही राधेवर मी नियंत्रण करू शकत नाही कारण ती माझ्यासारखीच तेज रूप आणि गुण याबाबतीत श्रेष्ठ आहे तीच प्रत्यक्ष प्राणांचीही अधिष्ठात्री देवता आहे असे असल्यामुळे प्राणाचा त्याग करण्यास कोणभरे समर्थ होईल आपल्या प्राणापेक्षा कुणालाही पुत्र वा इतर कोणीही प्रिय वाटेल का म्हणून हे कल्याणी तू सत्वर वैकुंठास जा म्हणजे तेथे तुझे कल्याणच होईल त्या ईश्वरालाच तू पती कर आणि दीर्घकालपर्यंत तू त्याचा सुखोपभोग घे लोभ मोह काम क्रोध मान परपीडा इत्यादींची भावना नसलेली आणि तेज रूप गुण यांनी तुझ्याप्रमाणे परिपूर्ण असलेली लक्ष्मी तिच्याशी तुझे प्रीतीचे संबंध जुळतील आणि तुझा काल सुखात जाईल तो भगवान हरी तुम्हाला दोघींचाही योग्य प्रकारे आणि सारखाच गौरव करेल हे सुमुखी माझा वर प्राप्त झाल्यामुळे प्रत्येक विश्वात ती गौरवयुक्त अशी पूजा मनुष्य मनू देव मुनिश्रेष्ठ मुमुक्षु वसू योगी सिद्ध नाग गंधर्व राक्षस वगैरे सर्वजण करतील माघ शुद्धीला आणि विद्येसाठी आरंभ करण्यापूर्वी प्रत्येक कल्पात त्याचा लय होईपर्यंत तुझी भक्तियुक्त मनाने युक्त पूजा करून ती तुला अर्पण करतील शम आणि दम यांनी युक्त असलेल्या कण्वशाखेत सांगून ठेवल्याप्रमाणे विधियुक्त स्तवन करतील कुंभ अथवा पुस्तक या ठिकाणी ते तुझी भावना करतील आणि त्या ठिकाणी तूच आहेस असे समजून तुला आवाहन करतील भूर्ज पत्रावर भूर्जपत्रावर युक्त चंदनाचे कवच लिहून ते सुवर्णाच्या पेटी किंवा ताईतामध्ये घालून ती गळ्यात किंवा उजव्या हातात बांधतील पूजा करते वेळी आणि त्यानंतरही विद्वान लोक ते कवच वास्तील, तेव्हा हे सरस्वती तू मीच सांगितल्याप्रमाणे आता कर अशा प्रकारे श्रीकृष्णाने तिला वर दिले त्यानंतर तिची षोडशोपचारी पूजा केली तेव्हापासून प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश अनंत धर्म सनव सर्व देव इतरही ऋषी मुनी राजे आणि सर्व मानव त्या सरस्वती देवीचे पूजन करू लागले तीच देवीनंतर सर्वांना नित्यपूजनीय झाली अशा रीतीने नारायण मुनीने नारदाला सरस्वतीच्या उत्पत्तीपासून पूजा विधीपर्यंत विस्ताराने कथन केले आणि ते ऐकून नारद म्हणाले हे वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या नारायण मुने पूजेचे विधान कवच ध्यान तसेच पूजेसाठी योग्य असा नैवेद्य कोणता ते आता सांगा तसेच कोणती फुले आणि कोणत्या वर्णाचे गंध आवश्यक आहे तेही निवेदन करा ते सविस्तर ऐकण्याची मला उत्कंठा लागली आहे कारण ते सर्व ऐकण्यासही मधुर आहे श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा सरस्वती ही जगताची जननीच असून तिची विधियुक्त कण्वशाखेत सांगितलेली पूजा पद्धती मी तुला सांगतो की शांत आणि एकाग्र होऊन श्रवण कर हे नारदा माघ शुद्ध पंचमीच्या दिवशी आणि विद्येस आरंभ करण्यापूर्वी ह्या देवीचे पूजन करावे प्रथम दिवशी संकल्प करावा पूजेच्या दिवशी स्नान करून पवित्र झाल्यावर नित्यक्रिया कराव्यात भक्तिभावाने घटाची स्थापना करावी नंतर स्वतःच्या शाखेत सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक त्या गणेशाचे पूजन करावे आणि नंतर सरस्वतीची पूजा करावी मी सांगणार असल्याप्रमाणे प्रथम ध्यान करावे नंतर घटाच्या ठिकाणी पुन्हा ध्यानमग्न व्हावे व्रतस्थ होऊन देवीची षोडशोपचारी पूजा करावी हे नारदा आता पूजेसाठी वेदात सांगितलेला योग्य असा मी तुला सांगतो लोणी दही दूध तीळ लाडू ऊस उस, ऊसाचा रस साखर गूळ मध तसेच शुभ अशी इतर द्रव्ये खडीसाखर पांढऱ्या धान्याच्या तुटलेल्या अक्षदा पांढऱ्या आणि कोरड्या धान्याचे पोहे पांढरे मोदक कल्याण रूप तूप आणि सैंधव यांचा उपयोग केलेले असे हविष्यांना तीळ गहू यांचे तूप मिसळलेले पीठ घृतयुक्त पायस अमृताप्रमाणे रुचकर मिठ्ठांना नारळ नारळातील पाणी केशर मुळा आले पिकलेली केळी सुंदर फळे बोरे त्या त्या हंगामात आणि त्या, त्या त्या प्रदेशात उत्पन्न होणारी अशी मधुर फळे चांगल्या वासाचे पांढरे चंदन नवीन सुंदर वस्त्र तसेच मनोहर शंख पांढऱ्या फुलांचा माळा पांढरे हार आणि फुलांनी बनवलेली भूषणे ही सर्व देवीला अर्पण करावी हे उदाहरणार्दा ज्या योगाने भ्रमाचा नाश होतो त्याचे कारण मी तुला सांगतो ते सर्व श्रवणास योग्य आणि मधुर आणि पुण्यकारक असून ते प्रशस्त आहे ते भ्रमनाशक ध्यान मी तुला सांगतो जिचा वर्ण शुभ्र आहे जी नित्य हसतमुख आहे जी अत्यंत नयनमनोहर आहे जिची कांती कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे जिची देहयष्टी पुष्ट आहे जिने अग्निवर्णाचे शुद्ध वस्त्र धारण केले आहे जिने विणा आणि पुस्तक आपल्या हस्तकमलात धारण केले आहे जी सर्वोत्कृष्ट रत्नांनी आणि नित्य नवीन अलंकारांनी विभूषित झालेली आहे तसेच प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जिचे पूजन करीत आहेत अशी ती सर्वश्रेष्ठ देवी सरस्वती तिचे यथासांग पूजन करावे मी त्या देवी सरस्वतीस नेहमी वंदन करतो सर्व मुनीश्रेष्ठ मनू सर्व मानव हे सर्वच देवीला सर्वदा वंदन करीत असतात म्हणून अशा त्या देवीचे मनामध्ये ध्यान करावे तसेच बुद्धिमंताने आपले सारसर्वस्व अर्पण करून तिचे स्तवन करावे तिचे कवच धारण करावे आणि दंडवत घातल्याप्रमाणे भूमीवर पडून नमस्कार करावा हे नारदमुने ही देवी प्रसन्न व्हावी अशी ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांनी विद्येच्या आरंभी आणि वर्षाच्या शेवटी माघ शुक्ल पंचमीस वर सांगितल्याप्रमाणे त्या देवीचे यथासांग पूजन करावे त्याचप्रमाणे उपयुक्त सर्वश्रेष्ठ आणि मूलभूत असा अष्टाक्षरी वैदिक मंत्र जपावा ज्या कारणासाठी उपदेश झाला असेल ते कारण पूर्ण करणारा असाच मंत्र जाणावा अग्निजाया जी स्वाहा तिचा वाचक शब्द शेवटी असलेले चतुर्थात सरस्वतीपद असून पूर्वी लक्ष्मी आणि माया यांचे वाचक शब्द योजावेत त्यामुळे तो अष्टाक्षरी मंत्र कल्पवृक्षाप्रमाणे सिद्ध होतो तो मंत्र असा श्रीम भ्रीम सरस्वती स्वाहा फार पूर्वी कृपाळू नारायणाने पुण्यक्षेत्र असलेल्या भारतातील जान्हवीच्या काठी वाल्मिकीला हाच मंत्र उपदेशला होता त्यानंतर हाच मंत्र भृगूनेही सूर्यग्रहणाचे वेळी पुष्करतीर्थावर शुक्राला सांगितला चंद्रग्रहणाचे वेळी मारीच मुनी या मंत्राची दीक्षा बृहस्पतीला दिली ब्रह्मदेवाने अत्यंत प्रसन्न होऊन हाच मंत्र भृगुला बद्रिकाश्रमात दिला शीर समुद्राचा काठी जरदकारूने हाच महामंत्र आस्तिकाला सांगितला विभांडकाने मेरू पर्वतावर ऋष्यशृंगाला हाच मंत्र शिकविला शंकराने हा मंत्र कणादमुनींना दिला आनंद ऋषींनी गौतमाला दिला सूर्याने यज्ञवल्क्याला आणि कात्यायनाला दिला शेषाने पाणिनीला आणि बुद्धी श्रेष्ठ भारद्वाजाला ह्याच मंत्राचा उपदेश केला तसेच त्याने सुतल लोकांमध्ये सभेत असताना शाक्तायनाला दिला या मंत्राचा चार लक्ष जप केल्यास हा मंत्र मनुष्यलोकीही सिद्ध होतो त्या योगे मंत्र उच्चारणारा बृहस्पतीप्रमाणे विद्वान होतो हे विप्रश्रेष्ठ नारदा विश्वाचा निर्माता तो ब्रह्मदेव त्याने गंधमादन पर्वतावर त्या, गंध पर त्या सरस्वतीचे कवच भृगूला दिले त्या ते आता तुला सांगतो ते एकाग्रतेने तू ऐक आणि ग्रहण कर त्यावेळी भृगू ब्रह्मदेवाला म्हणाला हे सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेवा हे सर्वेश्वरा हे सर्वांनी पूजित असलेल्या प्रभो हे ब्रह्मज्ञान निपुणा हे सर्वज्ञा हे सर्वोत्पादका हे सर्वेश्वरा हे विश्वविजयी हे श्रेष्ठा या जगात सर्वकष यश मिळवण्यासाठी काय करावे ते यश देणारे सर्वश्रेष्ठ आणि निर्दोष असे अनेक मंत्रा नियुक्त असलेले ते सरस्वती कवच आपण मला निवेदन करा भृगूचे भाषण ऐकून ब्रह्मदेव संतुष्ट होऊन भृगूला म्हणाला हे पुत्रा श्रुतींनी सार असलेले ऐकण्या श्रुतीमधुर श्रुतींनी पूजित असे सर्व देणारे ते सरस्वती कवच मी तुला सांगतो ऐक तो सर्वश्रेष्ठ प्रभू रासक्रीडांचा ईश्वर अशा श्रीकृष्णाने रासक्रीच्या प्रसंगी गो लोकांमध्ये वृंदावनातील रासमंडला मध्ये मला ते निवेदन केले ते कवच अत्यंत गुप्त आहे पण ते कल्पवृक्षाप्रमाणे श्रेष्ठ आहे तसेच ते कवच कधीही न ऐकलेल्या मंत्रांनी युक्त आहे हे कवच धारण केल्यावर भगवान शुक्र हा सर्व दैत्यांना पूज्य झाला त्याचप्रमाणे हे ब्राह्मणा हे कवच धारण केल्याने अथवा पठण केल्याने बृहस्पतींनीही बृहस्पती अतिबुद्धिमान झाला अति त्याच्या नित्यपठनाने आणि ते धारण केल्याने कवी श्रेष्ठ वाल्मिकीमुनी श्रेष्ठ वक्ता झाला स्वयंभूव मनुसुधा हे कवच धारण केल्यामुळे सर्वमान्य झाला कणाद गौतम कणवं पाणिनी शाकटायन दक्ष कात्यायन हे स्वतः धारण केल्यामुळे ग्रंथकार झाले त्याच्या धारणामुळे द्वैपायनाने स्वतः सहजच लिलेने सर्व पुराणे रचली आणि वेदांचे विभाग केले शांतातप संवर्तप वशिष्ठ पराशर यांज्ञवल्क्य यांनी हे कवच धारण केल्यामुळे मोठे ग्रंथ निर्माण केले ऋष्यशृंग भारद्वाज अस्ति, देवल जयगीश्वर ययाती हे या कवचाच्या पठणामुळे सर्वत्र पूज्य झाले हे विप्रश्रेष्ठा या कवचा ऋषीही स्वतः प्रजापती छंद बृहती आणि देवता शारदाबिका आणि सर्व तत्वांचे संपूर्ण ज्ञान सर्व अर्थसाधने सर्व कविता या सर्वांचे ठिकाणी विनियोग सांगितला आहे ओम स्वाहा माझा ललाटाचे सर्वदा रक्षण करो ओ श्रीं ह्रीं सरस्वत स्वाहा मजा कर्णा रक्षण करो ओम ह्री भगवत्यई सरस्वत्यवा नेत्र सदा सुरक्षित रहो ओं वाग्वाद्य स्वाहा मजा नासिकांचे सर्वदा रक्षण हो ओम ह्रीं विद्याधिष्ठातृदेव्यय स्वाहा नित्य रक्षण हो ओम श्री ह्रीं ब्राह्मय स्वाहा मजा दंतपंक्ति रक्षण हो ऐ हा एकाक्षरी मंत्र माझा कंठ सदा सुरक्षित स्थितिठेवो न सदा सुरक्षित राहो श्री स्कंधा संरक्षण करो ओ ह्रीं विद्याधिष्ठातृदेव्यवाहा तीदेवी सर्वदा हृदया रक्षण करो ओ ह्रीं विधादी स्वरूपाई स्वाहा हा मंत्र नासिकेचे संरक्षण करो ओं ह्री क्लीं वाण्यय स्वाहा हा मंत्र हाथ से नित्यरक्षण हो ओम वगाधिष्ठा तृदेव्ययी स्वाहा हा मंत्र सर्वे नित्य संरक्षण करो ओम सर्वकंठवासिय स्वाहा हा पूर्वे रक्षण करो ओ सर्वजिव्हाग्रवासिन्ये स्वाहा हा आग्नेय दिशेस रक्षण करू ओ ह्री क्ली सरस्वतयी बुधजनय स्वाहा ह्या मंत्रराजामुळे माझे नेहमीच दक्षिण दिशेला संरक्षण होवो ओं ह्री ओ ऐं ह्री हाँ तीन अक्षर मंत्र मजे सर्वदा नैत्य दिशेला रक्षण करो ओ जिह्वाग्रवासि स्वाहा हा मंत्र मजे पश्चिम दिशे संरक्षण करो ओम सर्वांबिकाए स्वाहा हाँ वायव्य दिशेस मजे रक्षण करो ओम श्री क्लीं गद्यावासि स्वाहा हा मंत्रे उत्तर दिशेला संरक्षण करो ओ सर्वशास्त्रवासिय स्वाहा या मंत्रा मुझे सर्वदा ईशान्य दिशेस रक्षण होव ओम ह्रीं सर्वपूजिताय स्वाहा हा मंत्र ऊर्ध् दिशे मजे नित्य रक्षण करो ओम ह्रीं पुस्तकवासिय स्वाहा हा मंत्र योगा ने मजे अधोदिशेस रक्षण होव ओम ग्रंथबीजस्वरूपायी स्वाहा हा मंत्र माझे सर्व बाजूस रक्षण करू अशा प्रकारे हे विप्रश्रेष्ठा विश्वजय नावाचे हे मूलत स्वतःच ब्रम्हरूप असलेले कवच मी तुला सांगितले ग्रंथमादन पर्वतावर असताना मी हे धर्माच्या तोंडून श्रवण केले हे गुरु असले तरी माझे तुझ्यावर प्रेम असल्यामुळे मी तुला हे सांगितले आहे पण हे कोणालाही सांगू नये ज्याला हे ग्रहण करायचे असेल त्या बुद्धिश्रेष्ठाने गुरूंची वस्त्रे अलंकार चंदन यांच्या योगाने यथाशास्त्र पूजा करावी दंडाप्रमाणे भूमीवर लोटांगण घालावे आणि त्यांचे ग्रहण करावे या कवचाचा पाच लक्ष वेळा जप करावा म्हणजे ते सिद्ध होते ज्याने कवच सिद्ध केले असेल तो महाबुद्धिमान वक्ता श्रेष्ठ कवी आणि त्रैलोक्यात सर्व विजयी होतो तो या कवचाच्या प्रसादामुळे सर्वांना जिंकतो हे मुनीश्रेष्ठा हे कण्वशाखेमध्ये सांगितलेले कवच असून मी सांप्रत तुला कथन केले आता मी तुला देवीचे संपूर्ण स्तोत्र पूजेचे प्रकार आणि विधी ध्यान आणि वंदन याविषयी सर्व सांगतो तू ऐक अध्याय चौथा समाप्त